जगत बैते उठो जगत के वास्ते बुला रहे हैं रास्ते सफलता के शिखर पे चढ विजय का ध्वज सवार दो सफलता के शिखर पे चढ विजय का ध्वज सवार नमस्कार मित्रांनो मी आहे मीनाक्षी आणि आपण सर्वजण ऐकत आहात रेडिओ शिवणेरी रेडिओ शिवनेरीत आजचे आपले थोर संत आणि आधुनिक संत आहेत संत गाडगे बाबा तर बाबा यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर जन्मकोतेगाव शेंदगाव या ठिकाणी दाखवला जातो आणि त्यांचा मृत्यू 20 डिसेंबर एकोणीसशे छप्पन अमरावती या ठिकाणी झाला हे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार संत आणि समाज सुधारक होते त्यांनी स्वेच्छेने गरीब राहणी स्वीकारली होती ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत गाडगे महाराजांची सामाजिक न्याय सुधारणा स्वच्छता या विषयात जास्त रुची होती विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे त्यापैकी एक महत्वाचे नाव म्हणजे गाडगे बाबा संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव डेबोजी झिंगराजी जानुरकर होते त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणूजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानूर कर हे होते। गाड़गे हे असलेले प्रसिद्ध समाज होते। दीन आणि आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी व्यतीत केले होते हे संतांमधील सुधारक आणि सुधारकांमधील संत होते त्यांचं कीर्तन म्हणजे लोक एक भाग असे आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावरती टीका करत समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देतांना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण बाबा देत बाबा म्हणजे एक चालती बोलती पाठशाळा होती गाडगे महाराज हे गोरगरीब दीनदलित यांच्यामधील अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाज सुधारक होते तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असे सांगत दीन दुबळे अनाथ अपंगांची सेवा करणारे धोर संत म्हणजे गाडगे बाबा देव नका मूर्ति पूजा करू नका, सावकाराचे कर्ज नका, अड़ी राहू नका पोथी पुराने मंत्र तंत्र देवदेवस्मत्कार विश्वास अभी शिकवण आयुष्य भर लोक मनसा देव, देव शोधना संता ने लोकांनी दिलेल्या देणग्यातील पैशांतून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी रंजले गांजले दीन दुबळे अपंग अनाथ हेच त्यांचे देव या देवांतच गाडगे बाबा अधिक असत डोक्यावर झिंज्या त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी एका कानात कवडी का तर दुसऱ्या कानात बांगडीची एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात असा वेश मडके अस गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेनगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव डेभूजी झिंगराजी जानोरकर होते ते त्यांच्या आईच्या माहेरी मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले त्यांच्या मामाची बरीच मोठी शेत जमीन होती लहानपणापासूनच त्यांना शेतीच रस होता विशेषत गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते आणि आई सखुबाईने त्यांचे नाव डेबुजी असे ठेवले होते डेबूजी लहान असतानाच त्यांचे वडील दारूचा वेसना पायी मृत्युमुखी पडले त्यामुळे डेबुजींचे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे नांगर चालविणे शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत कामाची खूब आवड़ होती स्वच्छता ही विशेष गुण होता देवजी लग्न लहानपनी चार मुल ते संसार फारसे रमले नहीं घरदार सोडून अवग्या समाचार संसार सुधारने घर बाहर पड़े सामाजिक सुधारणा अठराशे ब्याण्णव साली त्यांचे लग्न झाले त्यांच्या मुलीच्या वारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटण्याच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता गावात कोणाची काही अडले नडले असलेत काही काम करावायचे असले हे गाडगी महाराज स्वतःहून पुढे सार्वजनिक हिताची कामे सर्वजणांनी एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला दिनांक एक फेब्रुवारी एकोणीसशे पाच रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून सन्यास स्वीकारला त्यांनी तीर्थाटन केले अनेक ठिकाणी भ्रमण केले वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायची मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे अंगावर वजा फाटके, तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असे त्यां लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले ते ज्या गावात जात ते गाव झाडून स्वच्छ करीत सा, सार्वजनिक स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून शिवापाड प्रयत्न केले समाजातील अज्ञान अंधश्रद्धा भोळ्या समजुती अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला आपल्या कीर्तनात ते श्रोतांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची दुर्गुण व दोषाची जाणीव करून देत असत त्यांचे उपदेशही साधे सोपे असत चोरी करू नका सावकारांकडून कर्ज काढू नका व्यसनांच्या आहारी जाऊ नका देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानित आणि मी कोणाचा गुरू नाही मला कोणी शिष्य लोकांना समजण्यासाठी ते, ते ग्रामीण भाषेचा प्रामुख्याने वराढी बोलीचा उपयोग करत गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला देव देवभोळ्या माणसांपासून ते शहरी नास्तिकांपर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाळगे बाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत आपले तत्वज्ञान त्यांना पटवून देत त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले त्यांनी नाशिक देहू आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी देखील धर्मशाळा बांधल्या गोरगरीब जनतेसाठी छोटी मोठी रुग्णालये बांधली अनेक नद्यांकाठी घाट बांधले अतिशय गरीब अनाथ व अभंग लोकांसाठी अन्न अन्नछत्रांची व्यवस्था देखील केली कुष्ठरोग्यांची सेवा केली महाराष्ट्रातील संत परंपरे बाबत ज्ञान देवे रचिला पाया तुका झाला म्हटले जाते संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी विसाव्या शतकात कर्म ध्वजा सडवली असे म्हटले जाते कि महाराष्ट्रातील समाजवादाची प्रचंड व्यासपीठ असे यथार्थ उद्धार आचार्य अत्रेयांनी संत गाडगे गाडगेबाबांबद्दल काढले आहेत लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावतीजवळ वलगाव येथे पेठी नदीच्या पुलाजवळ वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी देहावसळ झाले गोपाला गोपाला ंदन गोपाला या भजनाचा प्रसार करणाऱ्या कर्मयोगावर दृढ शक्त श्रद्धा असणाऱ्या या सत्व पुरुषाची आणि समाज सुधारकाची समाधी अमरावती येथे आहे अमरावती विद्यापीठाला गाडगेबाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे संत बाबांचा गाडगेबाबांचा सुत्री संदेश गाडगे बाबा प्रबोधन काव्य भुंगलेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मदत बेघरांना आसरा अंध पंगुरोगी यांना औषधोपचार बेकारांना रोजगार पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय गरीब तरुण तरुणींचे लग्न दुःखी व निराशांना हिंमत गोर गरीबांना शिक्षण हाच आजचा धर्म आहे ही पूजा आहे संक्षिप्त चरित्र गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आणि आपले लोक शिक्षणाचे कार्य ऋण मोचन विदर्भ या गावापासून सुरू केले ऋण येथे त्यांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधले एकोणीशे मध्ये पूर्णा घाट एक संप्रदर्थन देने फेब्रुवारी आठ इन एक बावन रोजी श्री गाड़े बाबा मिशन स्थापन कर शिक्षण संस्था व धर्मशाला गाडगे गाडगे गाडगे महाराज महाराज गोधड़े माहराज जात होते। रुनन मोचन सदा वर्त संत लोक देखील मार्ग अवलंबला अंधश्रद्धा आणि परंपरा ज्या होत्या जुन्या त्यांना समाप्त करणारे हे आपले आधुनिक संत देखील होते तर मित्रांनो आपण ह्या जीवन चरित्रातून काय शिकत आहोत तर गाडगेबाबांनी सांगताना एकच संदेश दिलेला आहे की जो देव आपण मातीमध्ये किंवा मूर्तीमध्ये पुजतो आहोत तोच देव जर आपण माणसांमध्ये बघितला तर आपले कर्म देखी श्रेष्ठ होते अपने मधे दिव्य गुण अवतरत आपली मित्र अपनी दृष्टि दृष्टिकोण अपने बदलने खूब आहे। चाहिए आज आप शिक्षण तर तो आहोत पण आपण संस्कारांमध्ये मागे पडत आहोत त्याच्यामुळे आप आधी आपल्याला आपल्या संस्कारांना परिवर्तन करणं खूप जरुरी आहे आणि संस्कारांना परिवर्तन करण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची खूप गरज आहे आपल्या जीवनामध्ये आणि हे आध्यात्मिक ज्ञान आपल्याला परमपिता परमात्म्याशिवाय कोणीही देऊ शकत नाही तर मित्रांनो आपल्याला जर आपली आध्यात्मिक उन्नती करायची असेल तर आपल्यामध्ये असणारे नकारात्मक विचार रूढी परंपरा अंधश्रद्धा यांना आपल्याला समाप्त करून परमात्मा किंवा आज ह्या संतांनी जे जे उपदेश दिलेले आहेत तर ते उपदेश आणि परमात्म्याचं ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणणं खूप जरुरी आहे तर चला तर मग मित्रांनो पुढच्या भागात आपण परत भेटूया नवीन आणखीन जीवनचरित्र घेऊन मी मीनाक्षी नमस्कार वास्ते रास्ते उठो जगत के वास्ते बुला रहे हैं रास्ते, रास्ते। सफलता केे शिखर पे चढ विजय का ध्वज सवा